पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण शहाऐंशी प्रार्थना प्रवचन ऑगस्ट आठ एकोणीसशे सत्तेचाळ ही सभा विद्यापीठाच्या कंपाऊंडमध्ये झाली होती पटना ऑगस्ट आठ एकोणीसशे मी बिहारला लवकर येऊ शकलो नाही याचा मला खेद वाटतो असे म्हणून गांधीजींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली परंतु दिल्लीत व इतर ठिकाणी असतानाही मी बिहार आणि नोआखालीकरता काम करत होतो करा अथवा मराचा निर्धार त्यांना सर्व क्षेत्रात मार्गदर्शन करत होता आणि त्या निर्धाराच्या परिपूर्ती करता तोआखालीला चालल होते त्यांना जर माहीत होत की नोवाखालीला काहीही होणार नाही तर तेथि लोक अतिशय दासावल असल्यामुळे त्यांना नोवाखालीला पंधरा ऑगस्टच्या दोन तीन दिवस आधी पोहचण्या आवश्यक होत निराधार भीती कुणालाही मदत करू शकत नाही आणि लोक जर शूर आणि ईश्वराला भिणारे असतील तर त्यांना आपला जीव द्यावा लागला तरी त्याला फारस महत्व नसत नोआखालीच्या लोकांच्या मनातील भयग्रस्तता दूर करण्याकरता ते तिथे चालले होते ईश्वराने काय योजिले आहे हे त्यांना माहीत नव्हते आणि सरकार काय करणार आहे हेही ते सांगू शकत नव्हते त्यांच्याकरता संपूर्ण हिंदुस्तान त्यांचा दक्ष होता आणि दोन देशात अगदीच संपर्क होऊ शकू नये ही कल्पनाच त्यांना असहनीय होती त्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये दे राहण्याची इच्छा होती आणि दोन्ही देश त्यांची मातृभूमी होती हीच गोष्ट जीनासाहेबांनाही लागू होत होती मुसलमानांना पाकिस्तान मिळाला होता आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील लोकांवर चांगली माणसे म्हणून राहण्याची व देशात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी होती बिहारमधील हिंदूंना सावधगिरीची सूचना देत गांधीजी म्हणाले की तुम्ही तुमच्या मागील वर्षाच्या अपराधाची पुनरावृत्ती परत कधीही करायला नको आणि बंगालमधून जे शरणार्थी परतत आहेत त्या सर्वांचे तुम्ही प्नरवसन केले पाहिजे प्रेम हा सर्वात मोठा सद्गुण आहे आणि तुमच्या मनात सर्वांबद्दल हा गुण वृद्धिंगत झाला पाहिजे हिंदू आणि मुसलमान हे भूतकाळ विसरले आहेत आणि आता ते परस्परांशी भातृभावाने राहत आहेत असे मला नोहाखालीला गेल्यानंतर घोषित करता येईल अशी मी आशा करतो पंधरा तारीख हा आपल्या पर्शीचा दिवस आहे त्या दिवशी उपवास करा प्रत्येकाने आपले कर्तव्य केले पाहिजे कोणीही दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करू नये आपल्याला जे स्वातंत्र्य मिळणार आहे ते असे नाही की त्या दिवशी रोषणाई करून आपण तो दिवस साजरा करावा जो धान्य कापड तूप वा तेल नाही मग समारंभ साजरा करण्याची गरज काय त्या दिवशी आपण उपवास केला पाहिजे चरखा चालवला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे आपण सहा एप्रिलला रोषणाई केली नव्हती केली होती काय त्या दिवसाची घोषणा आपण सहा एप्रिल तेरा ते एप्रिलपर्यंतच्या उपोषणाने साजरी केली नव्हती काय याशिवाय आजच्या स्वातंत्र्यापेक्षा तो दिवस चांगला होता भाऊ भाऊ आज जसे आपसात भांडत आहेत तसे भांडत नसतात प्रत्येकजण देवळात किंवा मंदिरात मुक्तपणे जाऊ शकतो तीन आठवडे नोआखाली राहिल्यानंतर अंदाजे पंधरा दिवसांकरता परत बिहारमध्ये येण्याची इच्छा महात्मा गांधींनी जाहीर केली प्रकरण सत्याऐंशी प्रार्थना प्रवचन ऑगस्ट दहा एकोणीसशे सोदेपूर ऑगस्ट दहा एकोणीशे गांधीजी म्हणाले की मला उद्या सोमवारी नोआखालीला जायला पाहिजे असे वाटत होते मला भेटायला आलेल्या मुसलमान मित्रांच्या धडपणामुळे आ आणि भारताच्या एका प्रमुख शहराला समजूतदारपणा येऊ शकावा म्हणून मी काही हातभार लावू शकतो काय हे पाहण्याकरता मी थांबाचे ठरवले मुसलमान मित्रांचा युक्तिवाद मला पटला याचबरोबर मी त्यांना सांगितले की मी नोवाखालीला गेलो नाही आणि तिथे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राण जातील बिहारमध्येही मी असेच सांगितले होते गांधीजींनी त्या दिवशी मंत्र्यांची आणि इतरांचीही भेट घेतली हिंदूंनी ज्या ठिकाणांचा विध्वंस केला ती ठिकाणी पाण्याची त्यांची इच्छा होती त्यांना असेही कळले की कलकत्त्यात असे काही भाग आहेत की जिथे हिंदूंची घरे असूनही व ते तिथे राहत असूनही आता ते तिथे जाऊ शकत नव्हते हीच गोष्ट हिंदूंच्या ही मोहल्यानाही लागू होत होती माणसांच्या पाशवीपणाच्या या हकीगती ऐकून त्यांची मान दाजने खाली गेली सांगण्यात आलेल्या या हकीगतींमध्ये किती सत्य आहे हे पाहण्याकरता त्यांची स्वतः भागात जाऊन पाण्याची इच्छा होती कलकत्त्यात तेवीस टक्क्यापेक्षा जास्त मुसलमान नाहीत इतक्या कमी प्रमाणात असलेले लोक अधिकारात असलेल्या लोकांच्या उत्तेजनाशिवाय वा अपात्रतेशिवाय बहुसंख्याकांवर अत्याचार करू शकतात ही गोष्ट कल्पनातीत होती त्याचप्रमाणे ज्या सरकारला प्रशासन कसे करावे हे माहीत असते त्या सरकारच्या डोळ्यासमोर बहुसंख्याक अल्पसंख्याकावर अत्याचार करू शकतात या गोष्टीचीही कल्पना करता येणे कठीण होते त्यांना असेही सांगण्यात आले होते की काँग्रेसचे मंत्रिमंडळ सत्तेवर आल्यानंतर हिंदू पोलीस आणि अधिकारी न्यायाच्या बाबतीत तसे पक्षपाती झाले आहेत जसे पूर्वी मुसलमान पोलीस आणि अधिकारी असल्याचा आरोप होता गांधीजी म्हणाले की पोलीस विभागातही ही, ही दुर्दैवी भावना शिरली असेल तर भविष्य खरोखरच काळोखाणे भरलेले आहे असे म्हणावे लागेल पोलीस आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा लक्षात ठेवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रकरण अठ्याऐंशी प्रार्थना प्रवचन ऑगस्ट अकरा एकोणीसशे सोदेपूर ऑगस्ट अकरा एकोणीशे मला विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आज सायंकाळच्या प्रवचनात मी देणार आहे एकाची तक्रार अशी आहे की प्रमुख लोकांना प्रवेश दिला जातो परंतु तुलनात्मक दृष्टीने कमी महत्वाच्या लोकांना अपमानित केली जाते तो रविवार असल्यामुळे दिवसभर लोकांची खूप गर्दी होती जेव्हा अशी गर्दी असते तेव्हा ओळखीच्या व अनवळखी लोकांमध्ये भेदभाव करण्यात येऊ नये हे मला मान्य आहे परंतु काही लोकांना मी आधीच भेटायची वेळ दिलेली असल्यामुळे त्यांना प्रवेश द्यावा लागला याशिवाय अनेक लोक असे होते की जे विशेष करून दिवसभर काम करत होते यामुळे माझी विनंती आहे की ज्यांची अशाप्रसंगी निराशा झाली असेल तर त्यांनी संयम ठेवून सहनशीलता दाखवावी तसेच स्वयंसेवकांनाही मी विनंती करीन की त्यांनी सर्वांना समान वागणूक देऊन त्यांच्याशी सौजन्याने व वा नम्रतेने वागावे परवा कलकत्त्याला येत असताना मी चितगाव येथील पुरासंबंधी काहीतरी वाचले हा तिसरा दिवस आहे आणि क्रोधायमान पाण्याचा क्रोध अजून उरलेला नाही व त्यामुळे किती जीवित आणविततानी झाली याचा कोणीही निटल अंदाज करू शकत नाही अशा संकटाच्या वेळी आपण पूर्व वा पश्चिम पाकिस्तानचा आणि भारतासा विचार करता कामा नाही। हे मी सांगण्याची कोशिशच आवश्यकता असावी संकट प्रसंगी परकीय माणसेही सोबती होत असतात मग जे कालपर्यंत सोबती होते त्यांच्याशी कितीही राजकीय वा धार्मिक मतभेद असले तरी निदान अशा संकटप्रसंगी त्यांना टाकून देता येऊ शकत नाही हे संकट असे आहे की जे केवळ पूर्व बंगालकरता नाही तर संपूर्ण बंगालकरता आहे आणि केवळ बंगालकरताच नाही तर संपूर्ण भारताकरता आहे या कामाकरता निधी गोळा करण्यासाठी व त्या निधीचे वाटप करण्याकरता प्रभावी आणि विश्वसनीय माणसांची समिती असली पाहिजे स्थानिक माणसे आधी येतात त्यांच्या मदतीकरता अखिल बंगाल मदत निधी समिती उभारता येईल केवळ बंगालच परिस्थितीला तोंड देऊ शकत असेल तर संपूर्ण भारताला त्रास देण्याचे कारण नाही चितगावच्या गंभीर संकटप्रसंगी माझे अंतकरण त्यांच्याबरोबर आहे यातून वाचलेल्या लोकांनी हे संकट धिराणे सहन करावे मी जणू काय काँग्रेस कार्यकारणीचा सदस्य आहे वा तिचे निर्णय प्रभावित करू शकतो अशा प्रकारे राज्यपाल मंत्री आणि तत्सम पदावरील लोकांच्या नियुक्तीसंबंधी पत्रलेखकांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले आहेत मला माहीत आहे आणि मी कबूल करतो की सेवेमुळे काँग्रेसच्या लोकांच्या अंतकरणात नेहमीच मला स्थान राहील आणि मला हेही माहीत आहे कि ज्या क्षणी मी माझ्या अधिकाराचे सीमोल्लंघन करीन त्या क्षणी मी तो अधिकार गमावून बसेन मला कोणताही कायदेशीर अधिकार नाही नैतिक अधिकार तोपर्यंतच राहतो जोपर्यंत आपण नैतिक भूमिका घट्टपणे पकडून ठेवलेली असते आता आमच्यात भांडण्यासारखे कोणतेही मतभेद नाही हे दाखवण्याकरिता दोन्ही समुदायाच्या नेत्यांनी पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये मुक्तपणे जावे या मताशी तुम्ही सहमत आहात काय नेते जर अंतकरणापासून एक असतील तर माझे ठाम उत्तर होय आहे परंतु शब्द जर विचाराने लपत असतील तर जाणे हे केवळ वाईटच नसेल तर निरुपयोगी असेल पुढाऱ्यांचा परस्परांवर विश्वास आहे याची आपल्याला खात्री आहे काय आपण वरपासून तर खालपर्यंत दांभिकपणापासून मुक्त झालो नसू अशी मला भीती वाटते यामुळे आपण सर्व प्रकारचा आणि प्रमाणाचा बदला घेण्याच्या आपल्या सवयीचा आपल्याला विसर पाहिजे हा माझा जुनाच युक्तिवाद मी इथे परत सांगेन सुप्तपणे कुणाबद्दल वाईट भावना ठेवण्याच्या पद्धतीपेक्षा ठोशाला ठोसा ही पद्धत ओवडधोवड असली तरी बहुदा अधिक क्षम्य आहे विचारात वाचा आणि वर्धनाचे मूळ असते यापेक्षा अधिक समाधानकारक उत्तर मी देऊ शकत नाही याचा मला खेद होतो मला असे काहीही माहीत नाही हे आपल्याला धीर देण्याकरता आहे आपला धीर सुटावा म्हणून नाही आपल्या रोगाचा खरा उपाय कळावा ही धीराची गोष्ट नाही काय इतर कोणताही उपायबरोबरचा दुःख परिहारक असेल परंतु अखेरीस त्यामुळे रोग वाढतोच प्रकरण एकोणनव्वद प्रार्थना प्रवचन ऑगस्ट बारा एकोणीशे सत्तिच्या सोदेपूर ऑगस्ट बारा एकोणीसशे गांधीजी म्हणाले की या महिन्याची 15 तारीख हा भारताच्या इतिहासाचा महत्वाचा मैलाचा टप्पा ठरणार आहा या दिवशी भारत परकीय सत्तेच्या जोखड्यातून मुक्त होणार आह भारत स्वतंत्र राष्ट्र होणार रा आह हा दिवस कसा साजरा करायचा हे त्यांनी स्पष्ट करून सांगितल परंतु बहुदा हा त्यांचा एकट्याचा दृष्टीकोन होता कलकत्त्यातील मुसलमान हा दिवस शोक दिवस म्हणून पाळणार असल्याचे आधीच घोषित झाले होते हे खरे नसेल अशी आशा गांधीजींनी व्यक्त केली एखादा विशिष्ट दिवस विशिष्ट पद्धतीने साजरा केला पाहिजे अशी सक्ती कोणत्याही माणसावर करता येऊ शकत नाही ही, ही गोष्ट पूर्णपणे स्वयंस्फूर्त असली पाहिजे ते म्हणाले की स्वातंत्र्याबद्दल शोक करू नये असं मी माझ्या मुसलमान बांधवांना सांगेन सध्याची मनोव्यथा जायला पाहिजे पाकिस्तानमधील हिंदूंनी काय करायला पाहिजे पाकिस्तानचा ध्वज जर स्वातंत्र्य जात धर्म वारंगभेद न मानता सर्व बाबतीत समानता यांचे प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी त्याला वंदन केले पाहिजे त्या दिवशी फ्रान्स आणि पोर्तुगीज वसाहतीतील भारतीयांनी स्वातंत्र्य घोषित करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी ऐकले होते ते म्हणाले की ही कृती अविचारणे केल्याप्रमाणे होईल कदाचित हे उद्धटपणाचेही चिन्ह होईल ब्रिटिश निवृत्त होत आहेत फ्रेंच आणि पोर्तुगीज नाही या वसाहतीतील भारती भारतीयांचे थोड्याच दिवसात स्वतंत्र भारतात विलिनीकरण होणे अपरिहार्य असल्याबद्दल त्यांना किंचितही संशय वाटत नव्हता त्या भागातील भारतीयांनी कायदा हातात घेऊ इतकेच त्यांना घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत आणि त्यांचं मुख्यमंत्री सुद्धा असा आहे की ज्याने इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले या वसाहतींमधील आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना ते निश्चितच विसरणार नाहीत या वसाहतीतील लोकांना जर माझ्या सल्ल्याच्या वैधतेबद्दल शंका असेल तर त्यांनी पंडितजींच्या सल्ल्यानुसार वागावे यानंतर ते दुसऱ्या महत्वाच्या विषयाकडे वळले ते म्हणाले की मुसलमान मित्रांच्या आग्रहास्तव मी कलकत्त्यातील माझा मुक्का वाढवला आहे काल सायंकाळी शहीद सुरा वर्दी मला भेटायला आले होते ते म्हणाले की कलकत्त सांप्रदायिक जंगलीच्या भयानक अनुभवातून जावे लागत असताना तुम्ही येथून निघून जाणे तुमच्या तत्वाच्या विरोधात आह गांधीजींनी शहरात खरोखरीची शांतता प्रस्थापित होण्याकरिता काम करावे व तसे होळीपर्यंत शहरातील आपला मुक्काम लांबवावा असे शहीद साहेबांनी सुचवले गांधीजींनी उत्तर दिले की सुराळवर्दी साहेब ते तसे दोघेही दंगलग्रस्त भागात एकाच छपराखाली राहतील पोलीस अथवा सैन्याच्या मदतीशिवाय राहण हर्वात चांगल भाऊभावाकड़ जातो अशा पद्धतीनं आम्ही लोकांकड जाऊ त्यांना समजावू आणि त्यांना सांगू की परस्परांच्या सहमतीन आता फाळणी झालि असल्यामुळे दोन्ही पक्षांनी भांडण्याच काहीही ना कारण नाही सीमा आयोगाचा निर्णय एक दोन दिवसात घोषित होणार आह आणि सर्व संबंधित पक्षांनी शोभेशा पद्धतीने तो निर्णय मान्य करावा हेच परिस्थितीला धरून राहील अखेरीस या पक्षांनीच लवाद नेमला आहे लवादाने जो काही निर्णय दिला असेल तो मान्य करणे यातच त्यांची प्रतिष्ठा आह गांधीजींनी सूरावर्दी साहेबांना दिलेला प्रस्ताव इतका महत्वाचा होता की सूरावर्दी ताबडतोब त्याचे उत्तर देऊ शकत नव्हते यामुळे गांधीजींनी सुरावर्दी साहेबांना सांगितले की निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वयोवृद्ध वडिलांचा आणि मुलीचा सल्ला घ्या दुपारच्या वेळी शहीद सुरावर्दींचा निरोप घेऊन कलकत्त्याचे पूर्व महापौर श्री उस्मान आले यांनी सांगितले की सुरावर्दींनी मनात कोणताही किंतून ठेवता तुमचा प्रस्ताव मान्य केला आहे यामुळे या दोन मित्रांकरता जो भाग सर्वात जास्त दंगलग्रस्त असल त्या भागात राहण्याकरता घर निवडायच व मग संयुक्त प्रयत्नाने काय करता येईल तयाचंजी म्हणाले की शहीद साहेबांवर विसंबून राहू शकता येत नाही असे मला सूचित करण्यात येत असते माझ्याबद्दलही अशीच गोष्ट सांगण्यात येत असते मी इस्लामचा सर्वात मोठा शत्रु आहे मला ढोंगीपणाची सवय आहे असे माझे वर्णन करण्यात येत असते परंतु माणसाच्या मनात काय आहे हे केवळ एका ईश्वरालाच माहीत असते गांधीजी ठामपणे म्हणाले की मी माझ्या विश्वासाप्रमाणे बोलत आणि वागत असतो फरीदपूर परिषदेच्या वेळेपासून मी सुरावर्जीनं ओळखतो तिथे स्वर्गीय देशबंधू मला घेऊन गेले होते कोणालाही कोणाही पूर्वग्रह तयार करण्याचा अधिकार नसतो त्यांच्यावर मी विश्वास ठेवावा अशी तेजी अपेक्षा करता, तसा मी त्यांच्यावर विश्वास ठेवीन आम्ही दोघेही एकाच छताखाली राहू आणि परस्परांबद्दल आमच्यात कोणतेच गुपित नसेल भेटायला येणाऱ्या सर्वांना आम्ही सोबत भेटू लोकांना कोणत्याही परिस्थितीत खरे बोलायचे धर् असले पाहिजे व ज्या माणसाच्या विरोधात लोकांना काही सांगायचे असेल ते त्या माणसासमोर सांगितले पाहिजे अखेरीस गांधीजींनी हे कार्य सिद्धीच नेण्याकरता सर्वसामान्य माणूस काय विचार करू शकतो ते सांगितले ते म्हणाले की आम्ही जे कार्य करू पाहत हो, त्या करता, तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या प्रकरण नव्वद प्रार्थना प्रवचन ऑगस्ट चौदा एकोणीशे सत्तेचाळीस सूत्रानुसार गच्च भरलेल्या जमावाने गांधीजींचे भाषण टास्ने पडली तर तिचाही आवाज व्हावा इतक्या शांतपणे ऐकून घेतले बेलिया घाटा कलकत्ता ऑगस्ट चौदा एकोणीसशे गांधीजी सुरुवातीलाच म्हणाले की उद्याचा दिवस हा परके सत्तेच्या जोखड्यातून मुक्त होण्याचा दिवस आहे यामुळे हा दिवस महान दिवस आहे, तुम्ही तो साजरा करालच माझ्या मते हा दिवस दोन्ही राष्ट्रांच्या खांद्यावर प्रचंड जबाबदारी येऊन पडण्याचा असेल त्यांनी भारताच्या कल्याण प्रित्यर्थ या प्रत्येकाला चोवीस तासाचा उपवास आणि प्रार्थना करण्याकरता सांगितले हातकताई गरीब आणि श्रीमंत यांना जोडणारी असल्यामुळे व ब्रकार असलेल्या अगणित स्त्रीपुरुषांना ती काम देत असल्यामुळे शक्य तितकी कताई करण्याकरता गांधीजींनी सांगितल नंतर नोआखालीला जाण्याचे लांबोड इथेच म्हणजे कलकत्त्यातच मुक्काम करण्याच्या कारणाकडले त म्हणाल की जळत असलख्खा कलकत्त्यात शांतता निर्माण करण्याकरता शक्य असेल ती कराव अशी विनंती करण्याकरता शहीद साहेब मला भटायला आल त्यांच्या विनोदीने मला प्रभावित कल शहीद साहेब प्रभावित भागात माझ्याबरोबर यायला तयार असतील व जंगली थांबेपर्यंत व पूर्णपणे मैत्रीचे वातावरण निर्माण होईपर्यंत माझ्याबरोबर एकाच छपराखाली राहायला तयार असतील तर मला तुमचे म्हणणे मान्य आहे असे गांधीजी शहीद साहेबांना म्हणाले यामुळे त्या दोघांनी हातचे काही राखून न ठेवता आणि परस्परांपासून कोणतीही गुपित न ठेवता एकत्रितपणे काम करायचे ठरवले होते शहीद साहेबांनी आपल्या वयोवृद्ध वडिलांशी आणि मुलीशी सल्लामसलत करण्याकरता एक रात्र घेतली आणि दुसऱ्या दिवशी आपला निर्णय कळवला आणि त्यांनी पाठवलेल्या एका निरोपाने आंबा दोघांना इथे एकत्रित आणले असं गांधीजी म्हणाले गांधीजी म्हणाले की शहीद साहेबांविषयी सावधगिरी बाळगा अशा सूचना अनेकांनी दिल्या आहेत परंतु त्या सूचनांचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही माझ्या शब्दांवर त्यांनी विश्वास ठवावावा असे जर मला वाटत होते तर मी सुद्धा त्यांच्या शब्दावर विश्वास ठवण आवश्यक होत तुम्ही असे समजू नका की कलकत्त्यातील ज्या भागातील हिंदूंना आपली घरे सोडून जावे लागले व त्यांच्या घरात मुसलमान राहू लागले त्या भागांकडे आम्ही दुर्लक्ष करू आम्ही संपूर्ण कलकत्त्याच्या शांततेकरता काम करता हो। करत आहोत श्रोत्यांना आवाहन करत गांधीजी म्हणाले की कलकत्ता जर समंजसपणा आणि मैत्रीच्या भावनेने परत प्रेरित झाला तर मग नोआखाली आणि उर्वरित भारत सुरक्षित होईल असे समजा शहीद साहेबांचा सा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की ते या इमारतीत आहेत परंतु या सभेला उत्तेजित होण्याकरता कोणतेही कारण मिळू नये म्हणून त्यांच्या संमतीने मी त्यांना इथं आणलेले नाही परंतु श्रोत्यांमधील सहनशीलता वाढत असल्याचे दिसल्यामुळे गांधीजींना आनंद झाला व शहीद साहेबांना सभेत बोलावण्याचे त्यांना धैर्य झाले त्यांच्या कठीण कार्यात यश यायचे असेल तर आम्ही दोघांनी उघड्यावर एकत्रित राहून संपूर्ण सहकार्याने काम करणे आवश्यक का आहे असं गांधीजी म्हणाले